झोप येत नव्हती काही विचार करीत होते आधी त्यांची धारणा होती कि गोलोक एक वेगळे स्थान आहे परंतु आता ते या निष्कर्षा परत पोहोचले पोहचलेत कि गोलोक आणि गोकुळ अभिन्न आहेत गोलुकातही परकीय रसाचे मूळ आहे परंतु कृष्ण उपपती कसे असू शकतात ही गोष्ट त्यांना समजेना त्यांनी विचार केला कृष्ण परमपदार्थ आहेत शक्ती आणि शक्तिमान अभेद आहेत जर शक्तीस शक्तिमानापासून वेगळे केले गेले तर शक्तीस परोढा आणि कृष्णस उपपती कसे म्हणता येईल एकदा विचार केला उद्या श्री गुरुदेवांकडे प्रश्न विचारून या शंकेस दूर करीन म विचार केला गो लोकासंबंधी श्री गुरुदेवांकडे काहीही विचारणे योग्य नाही तरीही संशय दूर करणे तर आवश्यक आहे अशा प्रकारे त्यांना विचार करता करता झोप आली झोपेत त्यांनी स्वप्न पाहिले की त्यांचे गुरुदेव त्यांच्या समोर आहेत आणि विजय आपली शंका निरसन करण्याकरिता त्यांना तोच प्रश्न विचारित आहेत ते पडल्या, पडल्या, पडल्या, पडल्या काही क्षण पूर्व चिंतन करीत होते गुरुदेव स्वप्नातच उत्तर देत होते बाबा विजय कृष्ण सर्व सर्वतंत्र स्वतंत्र आहेत त्यांची इच्छा निरकंशू आहे निरकंशु निरकंशू आहे त्यांची नित्य इच्छा हीच आहे की स्वकीय कृष्ण करतात ती कोटी ललनांचे रूप धारण करून कृष्णाची सेवा करण्याचा प्रयत्न करते पुन कृष्ण शक्तीच्या ऐश्वर प्रधान सेवेने पूर्णपणे संतुष्ट नसल्याने त्याच शक्तीच्या कोणत्या विचित्र प्रभावाद्वारे त्या ललनास वेगवेगळ्या गृहस्थांचा गृहस्थांचा अभिमान प्रदान करतात अर्थात त्या ललना त्या शक्तीच्या प्रभावाने स्वत दुसऱ्याची स्त्री माणू लागतात कृष्णही त्याच प्रकारे उपपती संबंध धारण करतात ते परकीय रसाच्या लोभाने आपल्या आत्माराम धर्माचे उल्लंघन करून त्या परोढा माणिनी गोपलनांसोबत रास आदी विचित्र लिला करतात वंशी या कार्यात प्रिय सखी असते या लक्षणांद्वारे गोलोकात नित्य परकीय म्हणून गोलोकातील लिलाव समूह आणि केली वृंदावन आदी नित्य वर्तमान राहतात व्रजामध्ये जे रासमंडप यमुना नदी गिरी गोवर्धन आदी लिलेचे स्थान समूह आहेत ते सर्वच्या सर्व गोलोकात आहेत गोलोकात स्वकीयत्व आणि दाम्पत्य भाव अशाच रूपात वर्तमान आहे शुद्ध स्वकीयत्व वैकुंठात विराजमान आहे स्वकीयत्व परकीयत्व अचिंत्य भिताभीत रूपात लक्षित असतात मग पहाणा आश्चर्याचा विषय तर हा आहे की ब्रजामध्ये परकीय भाव जो गोलोकात केवळ अभिमान स्वरूपात आहे परक्याश्रीच्या घटनेप्रमाणे दिसल्यावरही त्यात परदारत्व नाही त्याचे कारण हे आहे की त्या लढणा कृष्णाची आपली शक्ती आहेत अडादी काळापासून त्यांचा कृष्णाशी कृष्णाशी संयोग असल्याने स्वकीयत्व आणि दाम्पत्यच सिद्ध आहे अभिमन्यु गोप समूह गोलोकाच्या तत ततभिमानाचे ततभिमानाचे अवतार विशेष आहेत त्यांनी कृष्णाच्या लिलेच्या पुष्टीकरिता पती बनून कृष्णाच्या पलीकडील केवळ अभिमान रसाची पूर्णपणे पुष्टी होऊन जाते प्रपंचागत गोकुळात विवाह धर्म आणि दाम्पत्य धर्म लगन प्रतिती करिता योग मायेद्वारे गोकुळगत अभिमानासमूह पृथक सत्वाच्या रूपात प्रकटित आहेत अर्थात हे सर्व काही योगमायेद्वारे सिद्ध आहे स्वप्नात श्री गुरुदेवांच्या निकट स्वकीय आणि परकीय ऐकून विजयकुमारची शंका दूर झाली प्रपंचातित गोलोकच भौमगोकुळ आहे असा विश्वास दृढ झाला व्रजरसाची परमानंदमयी तादम्य तादा तम्य स्वरूपता त्यांच्या हृदयात उदित झाली त्याचबरोबर अष्टकालीय व्रजांच्या नित्यली दृढता उत्पन्न झाली सकाळी उठून त्यांनी विचार केला की के श्री गुरुदेवांची माझ्यावर असीम कृपा आहे आता रसाचा उपकरणास त्यांच्या निकट श्रवण करून भजनात निष्ठा प्राप्त करीन विजयकुमार प्रसाद सेवा करून योग्य वेळी श्री गुरु गोस्वामीच्या जवळ उपस्थित झाले आणि त्यांना प्रेमाने, रड़त रड़त केला। प्रेमाने दिले। बाबा तुझ्यावर कृष्णाची यथार्थ कृपा झाली आहे मी तुला पाहून धन्य होऊन जातो अशा प्रकारे बोलता बोलता ते प्रेमाने अधीर होऊन गेले काही वेळाने जेव्हा त्यांना बाह्यस्फूर्ती झाली तेव्हा विजयकुमार साष्टम करीत म्हणाले प्रभू मी कृष्णाच्या कृपे जाणत नाही प्राप्त करण्याची कृती सोडून व्रजानुभूती प्राप्त करण्याच्या प्रयत्नातच पूर्ण संतुष्ट आहे मी व्रजाच्या रसवैचित्र्यास यथायोग्य समजू शकतो समजू इच्छितो कृपया हे सांगावे कि गोकुळात ज्या कन्यांनी कृष्णाप्रती प्रतिभाव ठेवला होता त्यांना स्वकिय म्हटले जाऊ शकते अथवा नाही तत्कालीक स्वकियत्व झाले होते परंतु त्या स्वरूपत परकीय आहेत त्यांच्या स्वकीयत्व स्वभाव त्यांच्या त्यांचा स्वकीयत्व स्वभाव नसूनही गंधर्वविवाहरितीने कृष्णाद्वारे स्वीकृत असल्याने त्यांचे सांप्रत अवस्थेमध्ये अर्थात गोकुळ लिलेमध्ये स्वकीयत्व सिद्ध आहे विजय प्रभू मी हळूहळू आणखीन बरीच जिज्ञासा करीन श्री उज्वल निलमणीच्या क्रमानुसार सर्व गोष्टी समजण्याचा प्रयत्न करीन आधी नायकासंबंधी सर्व गोष्टी समजावून घेतो नायक चार प्रकारचे आहेत अनुकूल दक्षिण षठ आणि दृष्ट यापैकी अनुकुला संबंधी सांगावे गोस्वामी जे अन्य ललनांची सोडून केवळ एका नायिकेप्रती अत्याधिक आसक्त असतात ते अनुकुल नायक आहेत श्री सीता देवीच्या प्रती श्री रामचंद्रांचा आणि श्रीमती राधिकेप्रती श्रीकृष्णाचा भाव अनुकूल नायकाचा आहे विजय धीरो दत्ता धीरो चार प्रकारच्या नायकांच्या वेगवेगळ्या अनुकूल आदी भावांचा परिचय जाणू इच्छितो कृपा करून धीरो तात्त अनुकूल नायकाची लक्षणे सांगावीत गोस्वामी धीरोतात अनुकूल नायक गंभीर विनयी क्षमाशील करुण दृढवत आत्मशलाघा, शून्य गुढ गर्व आणि परम उदार असूनही त्या, त्या गुणांचा परित्याग करून आपल्या नायिकेकरिता अभिसार करतात विजय धीरलित अनुकूल नायकाची लक्षणे सांगावीत गोस्वामी रसिकता नवयवन परिहास पटुता आणि निश्चिंतरल त्यात अविदिणाचा संयोग झाल्याने धीरलित अनुकूल नायक ठरतो विजय धीर शांत अनुकूलनायक कसा असतो गोस्वामी शांत स्वभाव सहिष्णू बुद्धिमान आणि विवेक आदी गुणांनी युक्त नायकच धीर शांत अनुकूल आहे विजय धीरोध धीरोधत्ता अनुकूल नायकाचे लक्षण सांगावे गोस्वामी मसर, अहंकारी मायावी क्रोधी आणि आत्मप्रशंसक नायक अनुकूल असूनही धीरो दत्ता अनुकूल नायक असतात विजय नायक कशा प्रकारचे कशा प्रकारे दक्षिण असतात गोस्वामी दक्षिण शब्दाचा अर्थ आहे सरळ पूर्व नायिकेप्रती गौरव भय प्रेम प्रेमदाक्षिण्यास सोडल्याशिवाय ही अन्य नायकांप्रती जे आपल्या चित्तास लावतात ते दक्षिण नायक आहेत अनेक नायिकांमध्ये समभाव ठेवणारा नायकच दक्षिण नायक असतो विजय षडनायकाची लक्षणे काय आहेत गोस्वामी जो नायक समोरासमोर प्रिया करतो परंतु पाठ फिरवल्यावर प्रिय आचरण करून निघूढ अपराध करतो तो षडनायक आहे विजय दृष्टाची लक्षणे काय आहेत गोस्वामी अन्य नायिकेची भोगचिन्हे व्यक्त होऊनही जो निर्भय होऊन खोटे बोलणं तक्ष आहे तो दृष्ट आहे विजय प्रभू एकूण किती प्रकारचे नायक आहेत गोस्वामी आमच्या करिता तर कृष्णाशिवाय दुसरा कुणीच नायक नाही कुणी नायकच नाही ते एकच कृष्ण द्वारकेत पूर्ण आहेत मथुरेत पूर्ण आहेत आणि व्रजात पूर्णतम आहेत ते पती आणि उपपतीच्या भेदाने दोन प्रकारचे असल्याने तीन गुणिले दोन प्रकारचे असतात पुन धीरो दत्त चार प्रकाराच्या भेदांमुळे सहा गुणिले बरोबर 24 प्रकारचे आहेत मग अनुकूल दक्षिण छठ आणि दुष्ट या भेदांनी 24 गुणिले चार बरोबर शहाण्णव प्रकारचे नायक आहेत आता असे समजावे लागेल की स्वकीय रसात 24 प्रकारचे नायक आहेत आणि परकीय रसात पण चोवीस प्रकारचे नायक आहेत व्रजलीत स्वकीय रसाचा संकोच भाव असतो आणि परकीय रसाची प्रधानता असते म्हणूनच येथे श्रीकृष्णात परकीय रसाचे चोवीस प्रकारचे नायकत्व नित्य असते लिलेच्या ज्या अंशात आणि ज्या विभागात ज्या प्रकारच्या नायकाची आवश्यकता असते श्रीकृष्ण त्याच प्रकारच्या नायकाच्या रूपात अनुभूत होतात विजय प्रभू मी नायक आणि नायिकेच्या गुणविचित्रतांचा अनुभव करीत आहे आता मी हे जाणू इच्छितो की नायकाचे सहाय्यक किती प्रकारचे असतात गोस्वामी नायकाचे सहाय्यक पाच प्रकारचे असतात चेट वीट विदूषक पीठमर्द आणि प्रिय सखा हे सर्व नम्र मधुर वाक्य प्रयोगात निपुण सदा गाढ अनुरागी देश आणि काळाचे ज्ञान करण्यास चतुर तथा पाच प्रकारच्या सहाय्यकांमध्ये हे गुणसमूह आढळतात विजय चेट कोण म्हणतात गोस्वामी कोणत्या गोष्टीचा थांगपत्ता लावण्यास चतुर गुढ कर्म करणारे तथा प्रगल्भ बुद्धियुक्त भंगूर आणि भृंगार आदी गोकुळात कृष्णाचे चे म्हणतात गोस्वामी वेशरचना आदी कार्यामध्ये दक्ष धूर्त संवादात चतुर वशीकरण आदी क्रियांमध्ये कुशल आदी क्रियांमध्ये पटू कडार आणि भारतीबंध आदी कृष्णाचे विट आहेत विजय विदूषक कशाच म्हणतात गोस्वामी भोजनप्रिय कलहप्रिय अंगभंगी आणि वाकचातुरी तथा वेशाद्वारे हसणारे वेशाद्वारे हसणारे हसविणारे वसंत आणि गोप तथा मधुमंगल आदी कृष्णाचे विदूषक आहेत विजय पीठमर्द कोण आहेत गोस्वामी नायकासारखेच गुणवान असूनही नायकाच्या आज्ञेनुसार चालणारे श्रीधामिक रहस्यज्ञ सखी भावा मिश्रित सुबल आणि अर्जुन आदी कृष्णाचे प्रिय प्रिय नम्र सखा आहेत म्हणून ते इतर सर्व सखांपेक्षा श्रेष्ठ आहेत चेट, वीट, विदूषक पीठन मर्द आणि प्रिय नम्र सखा या पाचांमध्ये चेटांचे दास्य वीर रस आणि बाकी सर्वांचा सख्यरस आहे चेटगण किंकर आहेत आणि शेष सखा आहेत विजय सहकार्यांमध्ये स्त्रिया नाहीत का गोस्वामी हो आहेत त्यांना दुती म्हणतात विजय दूती किती प्रकारच्या असतात विजय दोन प्रकारचे असतात स्वयं दुती आणि आपतदूती कटाक्ष आणि वंशी ध्वनी स्वयंधुती आहेत विजय अ हा आपण आहेत गोस्वामी प्रगल्भवचन बोलण्यात प्रवीण वीरा आणि चाटू वाक्य बोलण्यात चतुर वृंदा या दोघीही कृष्णाच्या आपतदुती आहेत स्वयंदूती आणि आपतदुती या असाधारण दुती आहेत यांच्या व्यतिरिक्त लिंगिणी देवज्ञा आणि शिल्पकारिणी आदी आणखीनही अनेक साधारण दूती आहेत नायिका दुती विचाराच्या प्रसंगांमध्ये जाईल विजय मी श्रीकृष्ण रूप नायकाचे भाव आणि गुणांचा अनुभव घेतला आहे तथा हे देखील समजलो आहे की पती आणि उपपती दोन्ही भावांमध्ये श्रीकृष्ण नित्यलीला करतात ते द्वारकेत पती भावात तथा उपपती भावात लीला करतात आपले कृष्ण उपपती आहेत म्हणून व्रजरमणीच्या संबंधी व्रजरमणींच्या संबंधी आम्ही जाणून घेणे आवश्यक आहे गोस्वामी व्रजेंद्र शामसुंदराचा श्यामसुंदराच्या ज्या सर्व व्रजललना आहेत त्यात अधिकांश परकीय आहेत याचे कारण हे आहे की कि परकीया शिवाय मधुर रसाचा पूर्णतः विकास होत नाही विवाह संबंधाने पुराच्या व्रजवासियांचा रस असीम अकुंठ राहतो आणि या रसाने श्रीकृष्णास या रसाने कृष्णास सर्वाधिक सुख प्राप्त होते विजय याचे तात्पर्य काय आहे गोस्वामी शृंगार रसाचे परमरसज्ञ रुद्र म्हणतात की स्त्रियांची वामता आणि दुर्लभता आदी ज्या बाधा आहेत, आहेत की जेथे निषेध रूप विशेषता असते आणि मृगनयनीलना दुर्लभ होऊन जाते त्याच स्थानी नायकाचे हृदय अधिक रूपात आसक्त होते पहा रास समयी कृष्णाने आत्माराम असूनही जितक्या गोपी होत्या तितक्या स्वरूपांमध्ये प्रकट होऊन त्यांच्या सोबत लिला केली होती साधक रासलीलेचा असावे, यात मात्र उपदेश हा आहे की जर साधक कल्याणाची इच्छा ठेवतात तर त्यांनी देखील भक्तांप्रमाणे त्या लीलेत प्रवेश करावा असावा त्यांनी कृष्णाप्रमाणे आचरण कदापि करू नये तात्पर्य हे आहे की त्यांनी गोपी भावाने गोपींच्या अनोगत होऊनच त्या लिलांमध्ये प्रवेश करावयाच हवा विजय कृपया गोपी भावास थोडे अधिक स्पष्ट करण्याची कृपा करावी गोस्वामी नंदनंदन कृष्ण गोप आहेत ते गोपींच्या अतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या रमणी कुठल्याही दुसऱ्या रमणींसोबत रमणीसोबत रमण करीत नाहीत श्रुंगारसाचे अधिकारी साधकपण ठीक त्याच भावाने कृष्ण भजन करतील जशी गोपींनी श्रीकृष्णाची सेवा केली आहे साधक स्वतःस भावना, भावना करून परिचारिका मांडून तिच्या निर्देशानुसार राधाकृष्णाची सेवा करतील स्वतहास परोढा मांडल्याशिवाय रसोदे होणे असंभव आहे हा परोडा अभिमानच व्रजगोपीत्व धर्म आहे श्री रूपगोस्वामी लिहले है माकित कलितादृक श्रीशशील नानू सुय न जातु नाम, पति सह संगम अर्थात परोडा, अभिमान युक्त व्रजदेंचा योगमायाल्पित पतींसोबत कधी संगम झालाच नाही अगदी तशीच गोपमूर्ती घरात पाहून गोपगण असे समजत की आपल्या पत्नी घरातच आहेत म्हणून तशा अवस्थेत त्यांना कृष्णाप्रती ईशा द्वेष करण्याचा अवकाशच मिळत नसे माया मायाकल्पित विवाहित पतींसोबत व्रजदेवीचा कधी संगम झाला नाही व्रजगोपीचे पती समूह समूह केवळ त्या त्या भावांचे माया उतारा मात्र आहेत त्यांचा विवाह सुद्धा माईक प्रत्यय मात्र आहे परतारत्व नाही तथापि तथापि परोडत्व अभिमान नित्यवर्तमान असतो असे न झाल्याने वामता दुर्लभता प्रतिबंधकता निषेध आणि भय आदींनी उत्पन्न अपूर्व रसोदय कदापि संभवतह संभव नाही तसा अभिमान न राहिल्याने व्रजरसाचा नायिका भाव प्राप्त केला जाऊ शकत नाही याचे उदाहरण वैकुंठातली लक्ष्मी आहे विजय स्वतला परोढा जाणण्याचा काय भाव आहे गोस्वामी मी व्रजातल्या एखाद्या गोपगृहात जन्मलेली बालिका आहे नव यवन प्राप्त होताच माझा विवाह एखाद्या गोप युवकासोबत झाला आहे असा विश्वास असल्यानेच कृष्ण संभोगाची लालसा बलवती होते अशा प्रकारे स्वत स्वतच अप्रसुतिका गोपी गोप भावाचा आरोप करणेच गोपी आहे विजय जर साधक पुरुष असेल तर पूर्वोक्त गोपीभावाचा आरोप कसा सिद्ध होऊ शकतो गोस्वामी माईक स्वभावाच्या पराधीन असल्याने लोक स्वतःच पुरुष समजतात शुद्ध चितस्वभाव शुद्ध चितस्वभावात कृष्णाच्या पुरुष परिकर परिकारांस सोडून अन्य सर्व स्त्री आहेत चितघटनात वस्तुत स्त्री पुरुष चिन्ह नसल्यावरही स्वभाव आणि दृढ अभिमान व्रजवासिनी असल्याचा अधिकार प्राप्त करू शकतात व्रजवासिनी होण्याचे अधिकारी आहेत विजय परोडाचे परोडेचे महात्मे काय आहे गोस्वामी जेव्हा परुडा ब्रजगोपी ब्रजगो हृदयात कृष्णसंभुकाची लालसा उत्पन्न होते तेव्हा त्या स्वभावत सर्वाती, सर्वाती सर्वाती सर्वाती शायनी शोभा आणि सद्गुण वैभवाची खान होऊन जातात तथा प्रेमसौंदर्याने मंडित होतात लक्ष्मी आदी शक्तींपेक्षाही उच्च असे त्यांचे रसमाधुर्य अधिक असते विजय त्या व्रजसुंदरी किती प्रकारच्या असतात गोस्वामी त्या तीन प्रकारच्या असतात साधनापरा देवी आणि नित्यप्रिया विजय साधनापरा व्रजसुंदरी मध्ये सुद्धा काही भेद असतो का, का। गोस्वामी हो साधनापरा सुंदरी दोन प्रकारच्या असतात योथिक योथिकी आणि अयौथिकी यो विजय यवतिकी कोण आहेत गोस्वामी ज्या व्रजरसाच्या साधना तत्पर होऊन युथच्या युथ व्रजामध्ये जन्म घेतात या मुसऱ्या उपनिषद गण अं विजय कोण कोण त्या मुलींनी व्रजांमध्ये गोप जन्म ग्रहण केला आहे केला होता गोस्वामी जे मुनी गोपालाचे उपासक होते परंतु सिद्धी प्राप्त करू शकले नव्हते त्यांनी त्रेता युगात रामचंद्राचे सौंदर्य दर्शन करून आपले अभिष्ठ साधनाचा प्रयत्न केला होता तेच गोपीभाव ग्रहण करून व्रजामध्ये गोपींच्या रूपात जनमले याचा उल्लेख पद्मपुराणात प्राप्त होतो बृहद पुराणानुसार त्यापैकी कुणी कुणी रसाच्या प्रारंभी सिद्धी प्राप्त केली होती विजय उपनिषितांनी कशाप्रकारे व्रजामध्ये जन्म प्राप्त केला होता गोस्वामी अतिशय महाउपनिषित महा गण गोपींचे गोपीचे दर्शन करून मोठे विस्मित झाले होते त्यांनी श्रद्धापूर्वक कठोर तपाच्या फलस्वरूप व्रजामध्ये गोप गोपीजन्म प्राप्त केला होता विजय अयथिकी कोण आहेत कोण आहे गोस्वामी जे गोपी भावाप्रती अत्यंत आसक्त होऊन उत्कंठापूर्वक आपल्या स्वभाविक अनुरागाद्वारे साधन करतात ते प्राचीना आणि नवीना या भेदाने भेदा आणि नवीना भेदाने दोन प्रकारच्या अयौतिकी नावाने प्रसिद्ध आहेत कुणी कुणी एकट्या आणि कुणी कुणी दोन वा तीन अथवा आणखीनही अधिक एकत्रित जन्म घेतात प्राचीना अयोधिकी नित्यप्रिया गोपींसोबत खूप दिवस आधीपासूनच सालोक्य प्राप्त करून असतात देव मानव आदी योनीतून गण व्रजामध्ये येऊन जन्म घेतात आणि क्रमशः प्राचीना होऊन पूर्वोक्त रूपात सालोक्य प्राप्त करतात विजय मी साधनपरासंबंधी समजलो आता देवींच्या संबंधी सांगण्याची कृपा करावी गोस्वामी जेव्हा कृष्ण स्वर्गात आपल्या अंशाने देवयोनीमध्ये अवतरण करतात तेव्हा त्यांच्या परितुष्टीकरिता नित्यकांतांचे अंशही तेथे देवींच्या रूपात प्रकटीत होतात त्या देवीस कृष्ण लिलेमध्ये गोपकन्यांच्या रूपात जन्म घेऊन आपल्या अंशीनी नित्यप्रियांच्या प्राणसख्या होतात विजय प्रभो कृष्ण कुठल्याही देवयोनीत आपल्या अंशाने जन्म घेतात गोस्वामी कृष्ण स्वांश रूपाने आदितीच्या गर्भात वामनाच्या रूपाने जन्म घेतात आणि विभांशांनी विभिन्न विभा, अंशांनी देवता होतात शिव आणि ब्रह्माचा मातृ जन्म होत नाही ब्रह्मा आणि शिव त्या साधारण जीवांच्या श्रेणीमध्ये येत नाहीत यांच्यात ज्यांच्यात पन्नास गुण बिंदू रूपात असतात तरीही ते विभिन्नांशच आहेत ते पन्नास गुण ब्रह्मा आणि शिवात काही अधिक प्रमाणात अधिक गोस्वामी कृष्ण स्वश रूपाने आदितीच्या गर्भात वामनाच्या रूपाने जन्म घेतात आणि विभिन्न विभिन्न अंशांनी देवता होतात शिव आणि ब्रह्माचा मातृगर्भातून जन्म होत नाही ब्रह्मा आणि शिव त्या साधारण जीवांच्या श्रेणीमध्ये येत नाहीत ज्यांच्यात पन्नास गुण बिंदूबिंदू रूपात असतात तरीही ते विभिन्नांशच आहेत ते पन्नास गुण ब्रिवात काही अधिक परिणामात तर असतातच अधिकांतू त्यां असतात जे साधारण जीवांमध्ये नसतात म्हणून यात हो प्रधान देवता म्हटले गेले आहे गणेश आणि सूर्य सुद्धा त्याच प्रकारे असल्याने ब्रह्मकोटीमध्ये उपासित होतात दुसरे समस्त देवगण जीवाच्या श्रेणीमध्ये येतात सर्व देवता कृष्णाचे विभिन्नांश आहेत त्यांच्याभावाच्या पूर्वीच कृष्णाच्या परितुष्टीकरिता जन्म घेण्याची आज्ञा दिली होती त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या रुची आणि साधन त्यांच्यातील काही व्रजात आणि काही पुरात जन्म घेतात व्रजामध्ये जन्म घेतलेल्या घेतलेल्या देवीच कृष्ण प्राप्तीची उत्कंठा हेतू नित्यप्रियांच्या प्राणसखी असतात विजय प्रभू उपनिष्ठितांनी तर गोपी जन्म प्राप्त केला होता परंतु कृपया हे सांगा की वेदांची कुठली दुसरी अधिष्ठात्री देवी सुद्धा व्रजामध्ये जन्मग्रहण करते गोस्वामी पद्मपुराणाच्या सृष्टी खंडामध्ये असे लिहिले आहे कि वेदमाता गायत्रीनेही गोपी जन्म घेऊन श्रीकृष्णाचा संघ प्राप्त केला होता त्याच वेळेपासून त्यांनी कामगायत्रीचे रूप धारण केले आहे विजय कामगायत्री अनादि नाही काय गोस्वामी कामगायत्री निश्चितच अनादी आहेत त्या अनादि गायत्री आधी वेदमाता गायत्रीच्या रूपात प्रकटित होत्या नंतर साधन प्रभावाने तथा अन्यान्य उपनिषदांचे सौभाग्य पाहून गोपाल उपनिषिदांसोबत व्रजामध्ये जन्म घेतला कामगायत्रीच्या रूपात नित्य असूनही वेदमाता गायत्री गायत्रीच्या रूपात नित्य पृथक नित्य पृथक विराजमान आहेत विजय उपनिषद आदी सर्वांनी व्रजामध्ये जन्म घेऊन स्वतः गोपकन केला आणि कृष्णास गोपनायकाच्या अभिमानाने आपला पती स्वीकारले कृष्ण गंधर्व विवाहाच्या रीतीने त्यांचे तत्कालीन पती झाले या गोष्टी समजलो परंतु कृष्णाच्या नित्यप्रिया अनाधी काळापासूनच कृष्णाच्या संगिनी आहेत मग कृष्ण त्यांचे जे उपपती होतात, तो उपस्थितकल्पित नाही जड माया कृष्ण लिलेस ली स्पर्शही करू शकत नाहीत अं नाही ब्रजलीला प्रपंचाच्या आत असूनही ती संपूर्ण रुपाने जड मायातीत आहे चितशक्तीचे दुसरे नाव योगमाया आहे ती कृष्ण लिलेमध्ये एक असा व्यापार प्रकट करते की जडमाया कृष्ण लिलेचे दुसरा रूपात दर्शन करतो तीच गोलोकस्थित परोढा अभिमानास नित्यप्रिय गणांसोबत व्रजात आणून त्यास पृथक सत्वाचे रूप देते मग त्या सत्वांसोबत नित्यप्रियांचा विवाह संपन करून कृष्णा बनविते स्वच्छामयाच्या इच्छाशक्तीची परम उत्कर्षता लक्षित होते वैकुंठ आणि द्वारकेत तसा उत्कर्ष नसतो प्राणसखींना नित्यप्रियांसोबत सालोक्य प्राप्त करण्या प्राप्त झाल्यावर त्यांचा कृष्णाप्रती संकुचित प्रतिभाव उदार होऊन उपचार कृपा करून नित्यप्रियासंबंधी सांगावे गो स्वामी तुझ्यासारखा अधिकारी श्रोता मिळाला नसता तर श्री गौरचंद्रांनी माझ्या मुखातून इतकी गुढ तत्वे प्रकाशित करती का पहा श्री जीव गोस्वामी याविषयी वाचल्याने जाणू शकतो अनाधिकारी व्यक्ती या परमगुरम तत्वास जाणून नंतर विकृत धर्माचा आश्रय घेतील या भीतीने श्री जीवगोस्वामी सर्व चिंतित राहत असत आजकाल रसविकृती आणि रसाभास आदी दोष समूह ज्या वैष्णवप्राय लोकांमध्ये पाहिले जातात त्याची श्री जीव गोस्वामींनी गोस्वामींना त्याच वेळी आशंका आली होती इतके सावधान होऊनही ते त्या अनिष्टापासून अनिष्टापासून रक्षण करू शकले नाहीत तू या सिद्धांतास उपयुक्त पात्राच्या अतिरिक्त दुसऱ्यांसमोर कधीच सांगू नकोस आता नित्यप्रियांसंबंधी सांगतो विजय नित्यप्रिया कोण आहेत येत शास्त्रांचे अध्ययन केले आहे तरीही श्री गुरुदेवांच्या मुखार, मुखार, मुखार मुखा या सुधेचे पान करू इच्छितो गोस्वामी नित्यप्रिया गण व्रजामध्ये कृष्णाप्रमाणेच सौंदर्य विदग्ध आदी गुणांचा आश्रय घेतात यात राधा आणि चंद्रावली मुख्य आहेत ब्रह्म या संबंधी लिखले है आनंद चिन्मयिताज रूप तया कला गोलोक निव सत्यखिला गोविंदम आदिपुरुषम तमहं भजा सच्चिदानंद रूप परतत्वाचा राधिका आदी ज्या समस्त ललना प्रकट होतात त्यांच्या सोबत आणि आपले रूप अर्थात चितस्वरूपाद्वारे सिद्ध चौसष्ट कला सर्वांसोबत अखिल आत्मभूत होऊनही जे नित्य गोलोकधामात निवास करतात मी त्या गोविंदाचे भजन करतो वेदांचे वेदांच्या सारस्वरूप या ब्रह्मवाक्यात नित्यप्रियांचा उल्लेख मात्र आहे त्या नित्य आहेत प्रकाश आहेत हे, हे, हे सत्य आहे चौसष्ट कलाच त्यांची नित्यलीला आहे कलाविही स्वश रूपा शक्तीभि या टीकेद्वारे दुसऱ्या प्रकारचा अर्थ होऊनही मी श्री स्वरूप दामोदर गोस्वामी कृत अर्थच सांगितला आहे हाच त्यांचा नितांत गुडार्थ आहे आणि श्री रूप रूप सनातन तथा श्री जीवाच्या हृदयात संपुटात लपलेले गुप्तधन आहे गुप्तधन आहे विजय नित्यप्रियांच्या नावास वेगवेगळे ऐकण्याची मोठी उत्कंठा होते आहे गोस्वामी स्कंद पुराण तथा प्रहलाद संहिता आदिशा राधा चंद्रावली विशाखा ललिता शामा, पदमा शेब्या भद्रिका तारा विचित्रा गोपाली धनिष्ठा पाली आदि नावेख है चंद्रावली ऐसी दुसरे नाव सोमता है तथा श्रीमती राधिके दुसरे नाव गांधर्व है खंज खंजनाक्षी मनोरमा मंगला विमला लीला कृष्णा शारी विशारदा तारावली चको राक्षी शंकरी आणि कुंकुमा आदी व्रजांगणा सुद्धा लोकप्रसिद्ध आहेत विजय यांचा परस्पर संबंध काय आहे गोस्वामी या गोपी युथेश्वरी आहेत युथ एकतोण नाहीत तर शेकडो आहेत या युथांमध्ये वरांगणांची संख्या सुद्धा लाखोंनी आहे श्रीमती राधे पासून ते कुंकुमेपर्यंत सर्वच्या सर्व सर्वच्या सर्वच युथाधिपती म्हणविल्या जातात विशाखा ललिता पद्मा आणि शेव्या यांचे प्रोह्यभावाने वर्णन केले गेले आहे या युथेश्वरी मध्ये राधा आदी आठ गोपी अधिक सौभाग्यवती असल्याने प्रधान म्हणविल्या जातात विजय विशाखा ललिता पद्मा आणि शेव्या या प्रधान गोपी आहेत आणि कृष्णाच्या लिला पुष्टीमध्ये का म्हटले नाही गोस्वामी या सुश्या गुणवती आहेत त्यामुळे त्यांना युथेश्वरी म्हणणे योग्य होते परंतु श्रीमती राधिकेच्या परमानंदमय भावाप्रती ललिता आणि विशाखा इतक्या मुग्ध राहतात कि त्या स्वत स्वतंत्र युथेश्वरी म्हण म्हणवू इच्छित नाहीत यापैकी कुणी कुणी श्रीमती राधेच्या अणुगत असतात आणि कुणी कुणी चंद्रावलीच्या विजय मी ऐकले आहे की ललितेचा गुण आहे ललितेचा गण आहे तो कशा प्रकारचा आहे गोस्वामी श्रीमती राधा समस्त युथेश्वरींमध्ये प्रदान आहे त्यांच्या अधीन युथातील काही गोपी श्री ललितेच्या एखाद्या विशेष भावाप्रती आकृष्ट होऊन स्वतःस ललितेचा गण म्हणवितात आणि त्याच प्रकारे काही गोपी स्वतः आदींचा गण म्हणवितात ललिता विशाखा आदी अष्टसख्या श्रीमती राधिकेच्या वेगवेगळ्या गणनायिका आहेत मोठ्या भाग्याने श्रीमती ललितेच्या गणामध्ये प्रवेशाधिकार प्राप्त होतो विजय या गोपींची नावे कोणकोणत्या कौन शास्त्रामध्ये दिसून येतात गोस्वामी पद्मपुराण स्कंद भविष्योत्तर आदी शास्त्रांमध्ये यांची नावे प्राप्त होतात सात्वतंत्रातही अनेक नावे प्राप्त होतात विजय श्रीमद भागवत जगात शास्त्रशिरोमणी आहे जर श्रीमद भागवतात यांच्या नावांचा उल्लेख असता तर मोठ्या आनंदाची गोष्ट असती गोस्वामी श्रीमद भागवत तत्वशास्त्र असूनही रसाचा समुद्र आहे रसिक विचार घागरीत सागराप्रमाणे भरून ठेवलेला आहे यात श्रीराधेचे नाव आणि समस्त गोपींचे भाव तथा परिचयाचे वर्णन मोठ्याच घोड रूपात केलेले आहे जर तू दशमस्कंधाच्या पद्यांचा यथा योग्य विचार करशील तर त्यात सर्व काही प्राप्त करू शकतोस श्री शुकदेव गोस्वामींनी अनाधिकारी व्यक्तीस दूर ठेवण्याकरिता गुढ रुपाने या विषयाचे वर्णन केलेले आहे विजय एक नामाची माळ आणि दोन चार अलंकारिक अलंकारिक सजवलेल्या गोष्टी ज्याला त्याला देण्याचे काय हो आहे पाठक जितक्या उन्नत विचारांचा असतो तो तितक्याच गुढ गोष्टी समजू शकतो म्हणूनच जो विषय सर्वांसमोर प्रकट करण्याचे योग्य नाही त्यास प्रकट करणे पांडित्य आहे अधिकारी व्यक्ती आपल्या अधिकारानुसार तितक्यातूनच पूर्णपणे सार, सार करू शकतात श्री गुरु परंपरेशिवाय वस्तुत वस्तुतवाचे ज्ञान होत नाही येण के ते जाणूनही त्यातून काही साध्य होत नाही उज्ज्वल यथायुग्य समजल्याने श्रीमद भागवतातच संपूर्ण रस प्राप्त करू शकशील अशा प्रकारे अशा प्रकारे खूप वेळेपर्यंत जिज्ञासा आणि उत्तरानंतर त्या दिवशीचा इष्ट वार्तालायिके संबंधी विचारसमूह त्यांच्या माणस शेत्री उदित होऊन त्यांना परमानंदाने विभोर करीत होते वंशी आणि स्वयंभूतीची गोष्ट स्मरण करून त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा प्रवाहित होत होत्या आदल्या रात्री सुंदरा सुंदराचली जाता जाता त्यांनी उपमनात जी लीला पाहिली होती ती लीला यावेळी त्यांच्या चितपटलावर स्पष्टपणे उदित झाली होती बत्तीसा अध्याय समाप्त